ओम श्री परमात्मने अथ चतुर्थो चतुर्थोध्याय श्री भगवान उवाच इम विवसवते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिश्रवीत श्री भगवान म्हणाले मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता सूर्याने आपला पुत्र मनू यास तो योग सांगितला व मनुने इक्ष्वा कुल ंपरा प्राप्त मिमम राजर्ष यो विदु सकाल महता योगो नष्टः परंतप हे परंतप अर्जुना अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षीने जाणला नंतर दीर्घ कालावधीनंतर हा योग लुप्त झाला सेवाय मया ते प्रोक्त पुरातन भक्त सीमे सखा चेती रहस्यम हे तू माझा भक्त व सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन कर्मयोग मी तुला सांगितलाय हा कर्मयोग हे उत्कृष्ट अर्जुन उवाच अपरमो जन्म परम जन्म विवस्वत कथमे तिजानियाम आद प्रोक्तवानी अर्जुन म्हणाला आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म तर किती प्राचीन काळचा तेव्हा तुम्हीच हा योग सूर्याला सांगितला हे मी कस बर मानाव श्री भगवान उवाच बहुनी मे जन्मानी तव च तान्यहं वेद सर्वानी नवम वैथ परंतप श्री भगवान म्हणाले हे परंतप अर्जुन मजे व तुझे कि जन्म आता पर्यत त्या सर्व जन्मांच माला ज्ञान है मैं आठवन रा अजोपी सन्न व्ययात्मा भूता नाम सन प्रकृतिम स्वामधिष्ठा संभवाम्याम श्लोक साहुआ मी जन्मरहित अविकारी व सर्व प्राणी मात्रांचा प्रभू असूनही प्रकृतीला स्वाधीन ठेऊन आपल्या योगमयेने प्रकट होत असति यदा यदा अभ्युत्नम धर्मस तदात्मानम सृजाम्यह परिणाय साधूना विनाशाय दुष्कृत धर्म युगे, हे अर्जुना ज्या ज्या वेळी धर्म क्षीण होऊ लागतो व अधर्म बनावतो त्या त्या त्यावेळी मी सृष्टीत प्रकट होतो धर्माचे आधारस्तंभ अशा सज्जनांच्या संरक्षणा करता आणि धर्म घातक अशा दुर्जनांच्या नाशा करता आणि धर्मस्थापना करण्याकरता मी प्रत्येक युगात अवतार घेतो जन्म कर्मच मे दिव्यमें यो वेत्ती तत्वत नैति मामेति माती सोर्जुन हे अर्जुन जो कोणी माझ्या अशा प्रकारचा दिव्य जन्म व असे दिव्य कर्म तत्वत जाणतो तो देह टाकल्यानंतर मला येऊन मिळतो वितराग भय क्रोधा मनमया मामुश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मदभावता आसक्ती भय क्रोध यांचा त्याग करून जे मतपरायण झाले आहेत जे मला शरण आले आहेत असे अनेक भक्त ज्ञानरूप तपाने पुनीत होऊन माझ्या स्वरूपाला येऊन मिळालेले आहेत येथा माम प्रपद्ये ता तथ भजाम्यह मम ते मनुष्या पार्थ श्लोक सर्वश्ल हे अर्जुना, जे लोक मला जसं भी मीही त्यांना भसतो म्हणजेच तसच त्यांना फळ देतो सर्व मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात कक्ष कर्मणा सिद्धी यजंत इहता क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धी कर्मजा कर्मांच्या सिद्धीची म्हणजेच कर्मफळाची इच्छा करणारे लोक या लोक इतर देवतांची उपासना करतात कारण इतर देवतांच्या उपासने कर्मापासून मिळणारी फळे मर्त्य लोकात त्वरित मिळतात चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुण तस कर मनुष्यांचे स्वभावधर्म व तदनुरूप त्यांची कर्मे यांना अनुसरून चातुर्वर्ण्या समाज व्यवस्था मी केली आहे या कर्माचा मी करता असूनही परमार्थत मी अकर्ता व अव्यय आहे असं जाण नमा लिंपंती ने कर्म इति कर्म मला कर्माच्या फळाची आसक्ती नाही त्यामुळे कर्मे मला बंधनकारक होत नाहीत अशी माझी अलिप्तता ज्याला स्पष्टपणे समजली म्हणजे ज्याच्या अंगात बांधली त्यालाही कर्मांचा बंध प्राप्त होत नाही एव्वा कृतम कर्म पूर्वैरपी मुक्षुभी कुरु कर्मतर या प्रकारे आत्म्याची अलिपतता जाणून पूर्वीच्या मुमुक्षुंनीही कर्माचे आचरण केले म्हणून तूही पूर्वीच्या लोकांनी केलेले परंपरागत कर्मच कर किम कर्म किंम कवयोप्यत्र मो सत्ते कर्म प्रवक्षा मीक्षसे सेशुभात श्लोक सोळावा कर्म कोणते अकर्म कोणते याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुष सुद्धा गोंधळात पडतात म्हणून मी तुला कर्माचे स्वरूप समजावून देतो असं स्पष्ट ज्ञान झाल्यामुळे तू कर्मबंधापासून मुक्त होशील कर्मण ह्या पि बोद्धव्यम बोद्धव्यमच्या विकर्मण अकर्मण बोधव्यं गहना कर्मण गती कर्म म्हणजे काय विकर्म म्हणजेच विपरीत किंवा शास्त्रविरुद्ध कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे कर्माचा त्याग म्हणजे काय असा कर्माच्या तात्विक स्वरूपाचा विचार करणे जरूर आहे कारण कर्माची गती म्हणजेच त्याचे तात्विक स्वरूप जाणणे कठीण आहे कर्मण्य कर्मय पशेद अकर्मणी कर्मय स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत जो मनुष्य कर्मात अकर्म व अकर्मात कर्म पाहतो तो, तो मनुष्यामध्ये बुद्धिमान असून तोच खरा योगी हो व सर्व कर्मे निर्भयपणे करणारा असतो समारंभ काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्निदग्ध तमाहु पंडित ज्याची सर्व कर्मे भोगेच्छा व संकल्प याने विरहित असतात तसे ज्ञानरूप अग्निने ज्याची कर्मे दग्ध झालेली असतात त्याला लोक पंडित असं म्हणतात त्यक्संगृ कर्म निराश्रय कर्मण्यभिप्रवृत्तो न करच्या फलाविषयीची आसक्ती टाकून जो सदा आत्मानंदाने तृप्त असतो ज्याची सुख दुःखे भगवंता वाचून कशावरही अवलंबून नसतात असा मनुष्य कर्मे करत असूनही तो काही करत नाही म्हणजेच कर्माचे फल त्याला बंधनकारक होत नाही निराशिर यतचितात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुरुवन किलबिषम श्लोक एकवीसावा ज्याने सर्व प्रकारच्या वासनांचा त्याग केला आहे ज्याचे मन व बुद्धी पूर्णपणे स्वाधीन आहे ज्याने सर्व प्रकारची संग्रह बुद्धी सोडून दिली आहे अशा मनुष्याने केवळ शरीराने कर्म केली तरी त्या कर्माचा दोष त्याला लागत नाही यदृत्तुष्टीतो विमत्सर सम सिद्धाव सिद्धौ कृत्वा पि यदृेने जे मिळेल त्यात संतुष्ट असणार सुख दुःखात द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला निर्मत सरी यशापिषयी यशा समदृष्टी ठेवणारा असा मनुष्य लौकिक दृष्ट्या कर्म करीत असूनही तो कर्मानी बद्ध होत नाही गुक्त ज्ञानावस्थितचे कर्म समग्रिय अनासक्त रागद्वेषांपासून मुक्त ज्ञानाच्या ठिकाणी चित्त स्थिर झालेला आणि केवळ यज्ञा करता कर्म करणारा अशा मनुष्याचे समग्र कर्म निशेष लय पावते ब्रण ब्रह्म हवीर ब्रह्माग्न ब्रह्मनाहुतम ब्रह्मैव ब्रह्मा ज्याने स्वतःला ब्रह्मरूप मानून ब्रह्मरूपी अग्नित ब्रह्मरूपीर हवीर द्रोदेशाने हवन केलेले असत असा जो यज्ञ करता त्याची ब्रूप व यज्ञरूप कर्मे ही एकच आहेत अशी ब्रिष्ठ झाल्याने वापरेज्ञम योगिन पर्युपास ब्रमा यज्ञ यज्ञेनोपयुवते दुसरे काही योगी दैवयज्ञ म्हणजे दैवतांच्या उद्देशाने वेद प्रतिपादित यज्ञ करणारे असतात दुसरे कोणी ब्रह्मरूपी अग्निचे ठिकाणी यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात श्रोत्राधीन इंद्रिया संयम अग्निशुवती शब्दादीन विषय अनन्य इंद्रिय अग्निशु चुव्हती श्लोक सव्वीसावं कोणी इंद्रिय इतर आणखी कोणी योगी सर्व इंद्रियांच्या व प्राणांच्या व्यापारांचा ज्ञानानं प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम रूपी अग्नीत हवन करतात द्रव्योग स्वाध्याय यतय संशिता व्रता तसेच तीक्ष्ण प्रताचरण करणारे योगी कोणी द्रव्य रूप कोणी तपोरूप कोणी योग रूप कोणी स्वाध्याय रूप तर कोणी ज्ञानरूप यज्ञ करणारे असतात अपाने जुवती प्राणं, प्राणे परे, पानमेन गती प्राणायाम इतर कोणी प्राणायाम परायण होऊन कुंभकाने प्राण व अपान यांच्या गतीचा निरोध करून प्राणवायूचा अपान वायुत व वा अपान वायू होम करतात अपरे नियत आहार प्राणान प्राण युसरे कोणी आहार नियमित करून प्राण शक्तीचाच प्राणवायुत होम करतात हे सर्व हि यज्ञ जाणणारे यज्ञाने आपल्या पापांचा क्षय करून घेतात यज्ञशिष्टामृत भुजो याती ब्रह्म नायम श्लोक एकतीसा हे कुरुश्रेष्ठ अर्जुन यज्ञ करून शेष राहिलेला प्रसाद अमृत म्हणून सेवन करणारे योगी अविनाशी ब्रह्मा परत जातात यज्ञ न करणाऱ्याला ह्या लोकात सुद्धा सुख मिळत नाही मग परलोकातील उत्तम गती कशी मिळणार एव बहुविधा यज्ञा वितता ब्राह्मण मुखे कर्मजान विधितान सर्वान एवढ ज्ञावा विमोक्षसे याप्रमाणे पुष्कळ प्रकारच्या यज्ञांचा वेदातच विस्तार झालेला आहे ते सर्व यज्ञ कर्मानेच संपन्न होणारे आहेत हे जाणून घे हे ज्ञान तुला झालं म्हणजे तू कर्मबंधापासून मुक्त होशील हे परंतप अर्जुन द्रव्यप्रधान यज्ञापेक्षा ज्ञानमयज्ञ अधिक श्रेयस्कर आहेत कारण सर्व धर्म कर्मांचे पर्यवसन ज्ञानातच होत असते तद्विधी प्रणी परीप्रश्न सेवया उपदे क्षांती ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिन तत्व वेते तत्व व ज्ञानीपुरुष त्यांना प्रणिपात केला असता प्रश्न विचारला असता व त्यांची सेवा केली असता आत्मज्ञानाचा उपदेश करतात हे लक्षात घे यज्ञात पुनरमोहम पांडव ये हे पांडवा, अस ज्ञान प्राप्त झाल्यावर तू पुन्हा असा मोहात पडणार नाहीस या ज्ञानाने ही सर्व सृष्टी तू आपल्या आत्मतत्वाच्या ठाई पाहशील व तीच तुला माझ्या स्वरूपातही दिसेल अपिचेदशी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतम सर्व ज्ञान प्लव नव वृजिन संतरिष्यसी श्लोक छत्तीसाव अरे अर्जुना, जरी तू सर्व पातक्याहून पातकी असलास तरी या ज्ञानरूप नौकेने सर्व पाप समुद्र सहज तरुण जशी यथे धावसी समिदोग्नी भस्म भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणी कुरुते तथा हे अर्जुन ज्याप्रमाणे प्रदीप्त केलेला अग्नी सर्व काष्ठे कास्म करून टाकतो त्याचप्रमाणे ज्ञानरूप अग्नि सर्व कर्मजन्य बंधनांचा नाश करतो ज्ञाने सदृशम पवित्रमिह विद्यते तत्व योग संसिद्ध काल ना जगात ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही योग बुद्धीने जो पूर्ण सिद्ध बनला त्याच्या अंतःकरणात हे ज्ञान योग्य वेळी उदित होते श्रद्धावाचिरेणा गे ज्ञान प्राप्ती विषयी उत्कंठित झालेला श्रद्धावान व जितेंद्रिय पुरुषाला हे ज्ञान प्राप्त होत ज्याला हे ज्ञान होतं त्याला परमावधीची शांती प्राप्त होते अज्ञाधान संशयाती नाशया पण जो ज्ञानहीन श्रद्धाहीन व संशयी असतो तो अधोगतीला जातो संशयी मनुष्याला इहलोक तर साधत नाहीच परलोकही साधत नाही व सुखही मिळत नाही योग संन्यस्त कर्माण ज्ञान संछिन्न संशय आत्मवंत कर्माणी धनंजय श्लोकेचा हे धनंजय योगयुक्त बुद्धीने ज्याने कर्मांचा संन्यास केला व ज्ञानाने ज्याच्या मनातील सर्व संशय नाहीचे झाले अशा आत्मज्ञानी पुरुषाला त्याने केलेली कर्मे बद्ध करू शकत नाहीत भूतम हृस्तम ज्ञानासीनात्म चित भारत म्हणून हे भरतश्रेष्ठ अर्जुना आपल्या बुद्धीत ठाण मांडून बसलेला अज्ञानजन्य असा हा संशय आत्मज्ञान रूपी खडगाने तू छेदून टष्काम कर्मयोगाचे अवलंबन कर आणि युद्धासाठी उभा राहा हरी हरिओ तत्सिती श्रीमद्भगवगीतासु उपनिष्सुद्यायां योगशास्त्रे श्री कर्म ज्ञानकर्मसन्यास योगो नाम चतोध्याय